पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबणी रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील सोराबणी रुस्तुम गोष्ट तिसरी उदरांचा राणा फार प्राचीन काची गोष्ट आहे तशा गोष्टी आता घडत नाहीत परंतु त्या ऐकाविषयी तर वाटतात कारण त्या गोष्टीतील धडे चिरंजीव असतात असे अधी आता सांगतोच एका गावात एक सावकार होता खूप धंदवलत त्याने मिळवली बरे वाईट करून मिळविले जिकडे तिकडे त्याची शेती जिकडे तिकडे त्याच्या बागा त्याचा वाडा चिरेबंदी केवडा मिठा चौसोपी होता जणू किल्लाच घराला एक तळघर होते त्यात अपार संपत्ती साठवलेली होती सावकाराचे नाना धंदे होते नाना प्रकारचे दुकाने होती अनेक मार्गाने तो पैसा गोळा करीत होता त्याचे एक कापडाचे दुकान होते प्रचंड दुकान नाना ठिकाणची वस्त्रे त्या दुकानात होती सुती होती रेशमी होती लोकरीची होती तागाची होती त्या दुकानात गेले म्हणजे मनुष्य चकित होई हे घेऊ का ते घेऊ असे त्याला होई मोठमोठे श्रीमंत लोक तेथून माल नेत मोठमोठे राजे रजवाडे तेथून माल नेत शालू पितांबर पैठण्या सारे तेथून नेत श्रीमंत तेथे येत आणि गरीब कुठे जात गरीबही तेथेच येत सावकाराची शेती करणारे कुणबी तेथेच कपडे लते घ्यायला येत गरीब शेतकरी गरीब, शेत गरीब मजूर तेथेच येत जाडाभरडा कपडा घेऊन जात घोंगड्या नेत बायकोसाठी जाड सुती बाळ नयेत परंतु हे गरीब लोक उधारीने नेत रोख पैसा त्यांच्याजवळ कोटला त्यांच्या जो स्वतःचा घाम फक्त असतो दुसरे काय असणार उधारीमुळे ते शेतकरी कर्जबाजारी होत दोन रुपयांचा माल उधारीने न्यावा परंतु पुढे त्याचे व्याज चढत जाई शेतकरी कर्जात बुडे हळूहळू त्याचे घरदार असलेले शेतभात सावकाराच्या घशात जाई दिवसेंदिवस शेतकरी त्रस्त झाले त्यांच्या अंगावर छिंद्या दिसत कपडे कोठून घेणार जवळना दिडकी गाण ठेवायला काही नाही उदारही मिळण्याचे झाले बिचारे उघडे राहू लागले त्या सावकाराला एक मुलगा होता त्याचे नाव जयंत तो मोठा झाला वीस वर्षांचा झाला परंतु त्याचे लक्ष कशात नसे बापाला राग येई जयंत मी ही संपत्ती श्रमाने मिळविली मी पूर्वी उन्हातून कापड खांद्यावर घेऊन गावोगाव हिंडत असे वनवन करीत असे ही संपत्ती का एकदम आली तू आय आता या संपत्तीचा मालक होशील परंतु तू लायक आहेस की नाही ते पाहिले पाहिजे मला भीती वाटते की तू सारी संपत्ती उधळशील जयंत मी सांगेन ते तू करशील पित्याने एके दिवशी विचारले होय बाबा तुम्ही सांगाल ते मी करीन मला माझी लायकी सिद्ध करू दे नालायकाच्या जगात काय काम सांगा काय करू जयंतने विचारले उद्या कापड चोपड खांद्यावर घेऊन जा गावोगाव हिण ते सारे नीट विकून ये बघू कसे करतोस ते काम अनुभवाने शहाणपण येते कष्टाने शहाणपण येते केवळ बसून एकदम कोणी मोठं होत नाही विद्या काय संपत्ती काय श्रमाशिवाय काही मिळत नाही जाशील हो बाबा जाईन सारी लाज सोडून जाईन डोक्यावर गाठोडे घेईन किंवा पाठीवर बांधीन खांद्यावर ठाणे टाकीन जाईन गावगाव माल संपवून परत येईन ठीक उद्या पिता म्हणाला जयंतच्या आईस वाईट वाटले एकुलता एक मुलगा सुखात वाढलेला त्याला का असे वन वन हिंडायला पाठवायचे जयंतला का पाई कापड विकायला पाठवणार आहात तिने विचारले हो येऊ दे हिंडून जरा आक्कले तू त्याला अगदी गुळाचा गणपती केल्या आहेस लाडोबा केले आहेस जरा टक्के टोनपे खाऊ दे पैसा कसा पये पै पय करून मिळवावा लागतो ते शिकू दे जे आपण श्रमाने मिळवतो ते राखतो जे आयते मिळते ते, ते, ते उडवतो जाऊ दे काळजी नको करूस मला काळजी वाटते कसे होईल त्याची भूक लागली काय खाईल झोपाली कुठे निजेल ठेच लागेल ऊन लागून घेरी येऊन पडेल कुठे काटे असतील कुठे दर्या असेल कुठे रान लागेल कुठे नदी आडवी येईल वाघ भेटायचे साफ हू करायचे नको गं बाई नका हो जयंतला पाठव माझे आय का आईच्या हृदयाची तुम्हा पुरुषांना काय कल्पना अग जयंत का आता लहान आहे असा हळूहळी करून कसे चालेल जाऊ दे झोपाली तर दगड उशाला घेऊन झोपेल नाही खायला मिळाले तर पाला खाईल हु देट शेवटी जयंत निघाला सर्व लोकांना आश्चर्य वाटले जयंत पायी निघाला त्याने पाठीवर कापडाचे गाठोडे बांधून घेतले खांद्यावरही काही ठाणे होती नमस्कार करून तो निघाला हळूहळू चालला त्याला काही घाई नव्हती गाणी गुणगुणत तो चालला होता घ्या रे कापड सुंदर सुंदर कापड विटणार नाही फाटणार नाही पोताऱ्यासारखे होणार नाही अक्षय कापड अक्षय टिकणारे कापड घ्या रे घ्या कापड हे कापड सर्वांना आवडते लहानांना आवडते मोठ्यांना आवडते स्त्रियांना आवडते पुरुषांना आवडते सुंदर सुंदर कापड घ्या रे घ्या कापड या कापडाला प्रेमाचा रंग आहे सुंदर सुंदर रंग या कापडाला दयेचा रंग आहे सुंदर सुंदर रंग या कापडाला सहानुभूतीचा रंग आहे सुंदर सुंदर रंग घ्या घ्या कापड अशा अर्थाची गाणी गात तो जात होता त्याला गाव लागेना माणूस भेटेना गाव कसा उठले बेचिराग झाले माणसे का परागंदा झाली कुठे गेले गाव कुठे गेली माणसे त्यांना का खायला मिळत नव्हते म्हणून गेली त्यांना का अंगावर वस्त्र नव्हते म्हणून गेली त्यांना का राहायला घरदार नव्हते म्हणून गेली कर्जात बुडाली म्हणून का गेली गाईगुरे उरली नाहीत म्हणून का गेली काय झाले जयंत पुढे पुढे चालला तो ओसाड माराड लागले जिकडे तिकडे दगड मोठमोठे काळेख भिन्न दगड मोठमोठे फत्तर त्याला नीट चालताही येईना ते दगड पायांना लागत रक्तही येई किती हे दगड केव्हा संपेल हे दगडाळ माराण असे त्याला झाले तो ते दगड बोलू लागले ते कठीण कठोर दिसणारे दगड अमृताप्रमाणे बोलू लागले त्या दगडांना जणू शेकडो जीवा फुटल्या अरे अरे जयंता आमच्यावर रागावू नको रुसू नको जरा तुझ्या पायाला लागले म्हणून शिवायशाप नको देऊ अरे तुझा केवढा चिरेबिंदी चौसोपी वाडा आहे आमचेच भाऊबंद त्या घरात चिनून ठार केले आहेत तुझ्या वाड्याच्या पायात आमचे लाखो भावबंद पुरलेले आहेत का आम्हाला नावे ठेवतोस दगर तुमा मानवांच्या पदोपदी कामी येतात दगडधोंडे रस्त्यावर तुम्ही पसरता आणि रस्ते करता दगडधोंड्यांनी तुम्ही पूल बांधता आमची हाडे तुम्ही भरडता खडी करता रस्त्यावर पसरता तुमचे गडगे तुमचे बांध बांधताना तुम्हाला दगड लागतात तुमची घरेदारे तुमच्या विहिरी तळी पुष्करी बांधताना दगड हवेत दगडांशिवाय तुमचे चालणार नाही का नावे ठेवतोस तुम्ही माणसे बुडता परंतु आम्ही दगडही रामनामाने तरतो अरे पाण्यावर गती देऊन आम्मस फेकता दगड उड्या मारीत जातात तुम्ही बाकरीचा खेळ नाही का खेळत आणि आमची तपश्चर्या बघ रात्र दिवस आम्ही दिगंबर राहून तपश्चर्या करीत आहोत ऊन असो पाऊस असो थंडी असो वारा असो आम्ही सारे सहन करीत आहोत तुम्हाला आम्हाला लवकर फोडता यावे म्हणून उन्हात तापून आम्ही आमच्या अंगाला भेगा पाडून घेतो तुम्ही मग आमचे मोगरीने तुकडे करता किती तुला सांगू दगडाची वाणी ऐकून जयंत लाजला त्याने त्या पाशरांना प्रणाम केला आणि मग तो म्हणाला दगडांनो तुमचे मनने खरे आहे तुमचे अपार उपकार आहेत तुम्ही असे उघडे बोडके उन्हातानात पावसा पाण्यात थंडी वाऱ्यात जगासाठी ताप करीत असता तुम्ही थोर ऋषीमने आहात मी तुम्हाला काय देऊ माझ्याजवळ काय आहे परंतु हे कापड आहे तुमच्या अंगाखांद्यावर हे कापड मी घालतो जरू तुम्ही देवाच्या मूर्तीच हा सुंदर सुंदर माल मी तुम्हाला देतो असे म्हणून जयंताने ते दगड शोभवले हो कोणाला धोतर नेसवले कोणाला लुगडे कोणाच्या अंगावर उपरणे दिले कोणाला घोंगडी दिली एकाला शाल दिली एकाच्या डोक्याला पागोटे बांधले मजाच मजा परंतु ते एका गाठोड्यातील कापड कितीसे पुरे पडणार मी पुढच्या आठवड्यात आणखी घेऊन येईन हो आज होते ते दिले रागवू नका जयंतावर प्रसन्न राहा असे म्हणून प्रणाम करून जयंत परतला राणावनांनी शोभा बघत नदी नाल्यांचे पाणी पीत तो घरी आला सुंदर सुंदर पक्षी चप चपळ हरणे वगैरे बघत तो घरी आला त्याला आनंद झाला हसतमुख असा घरी आला जयंत आलास लागले वगैरे नाही ना कोणी मारले भिरले नाही ना चोर नाही ना भेटले वाघ बीग नाही ना भेटले आईने विचारले आई तुझ्या आशीर्वादाने सुखरूप परत आलो वाघ बीग भेटला नाही चोरांनी लुटले नाही मी पुन्हा जाणार आहे मला मजा वाटते खरेच आई जयंत म्हणाला बाप घरी आला त्याला जयंत आल्याचे कळले त्याने त्याला दिवाणखान्यात बोलावले जयंत नम्रपणे येऊन बसला जयंता विकल्यास का माल पसंत पडला का लोकांना हो बाबा सारा माल खपला पसंद पडला मी पुन्हा घेऊन जाईन जास्त घेऊन जाईन एका गाडीतून घालून नेला तर परंतु पैसे कोठे आहे ते पुढच्या डोळ्यात देणार आहेत असा उधार देऊ नये माल पैसे घेऊ जा गाडी घेऊन म्हणजे बराच माल राहील मात्र वाटेत जप बैलांना पळवू नकोस वाटेत खासखळगे असतील लक्ष ठेवून हाक होय बाबा आणि पुन्हा जयंत निघाला गाडीत भरपूर माल घेऊन निघाला बैल आनंदाने चालत होते घन गन, घन गन, घंटा वाजत होत्या जयंता गाणी गात होता ईश्वराने सर्व विश्वाला पांघरून घातले आहे त्याने कोणाला उघडे नाही ठेवले पृथ्वीवर आकाशाचे न तुटणारे सुंदर वस्त्र त्याने घातले आहे दयाळू देव त्याने पाखरांना मऊ मऊ उबदार पिसे दिली आहेत मेंढ्या बकऱ्यांना लोकर दिली आहे दयाळू देव तो झाडाझाडांना दर साल वसंत ऋतूत नवीन कपडे देतो त्यांना वस्त्रांनी नटवतो दयाळू देव अरे माणसांनो देवाचे तुम्हाला लाडके व्हायचे आहे का तर कोणाला उघडे पाडू नका सर्वांच्या अंगावर कपडा आहे की नाही ते पहा कोणाकोणा श्रीमंताकडे खंडीवर कपडे असतात परंतु गरीबांच्या अंगावर लखतरे असतात त्यांची मुले बाळे थंडीत गारटतात असे नाही असता कामा माणसांनो असे नाही असता कामा सर्वांनी आनंदाने राहावे सर्वांनी सुखाने राहावे एकमेकात सांभाळावे अशा अर्थाची गाणी म्हणत तो जात होता वाटेत झाडा तो स्वयंपाक करी आनंदाने खाई बैलांना पाणी पाजी चारा घाली विसावा देई असे करीत त्या दगडामारांजवळ गाडी आली गाडी पुढे चाले ना थांबली गाडी जयंत खाली उतरला व त्या दगडांच्या भेटीस निघाला परंतु ते दगड उघडे बोडके होते ती वस्त्रे कोठे गेली कोणी पळवली लांबवली ते दगड पुन्हा आपले दुःखी जणू कारे रे मी तुम्हाला कपडे देऊन गेलो होतो कुठे आहेत ती वस्त्रे कोणा दुष्टाने नेली जयंता उगडे बोडके शेतकरी आले त्यांच्या अंगावर चिंद्या होत्या त्यांच्या बायकांची अवरू रक्षण होईल इतकेही वस्त्र त्यांच्या अंगावर नव्हते पोरेही उघडी जयंता हे शेतकरी दरवर्षी दाणे पिकवतात परंतु सावकार नेतात सारे पुन्हा आपले उपाशी पुन्हा पडतात उघडे त्या शेतकऱ्यांना पाहून आम्हाला वाईट वाटले आम्ही त्यांना म्हटले अरे शेतकऱ्यांना इकडे या घे या कापड घाला अंगावर परंतु शेतकरी घेत ना ते म्हणाले असतील कोणाचे कसे घ्यावे आम्ही मरू परंतु दुसऱ्यांच्या वस्तूस हात लावणार नाही जयंता किती सत्यवादी हे शेतकरी परंतु त्यांना मोठे सत्य अद्याप समजले नाही खरोखर सारे त्यांचेच आहे श्रमातूनच सारे पिकते निर्माण होते आधी त्यांचा हक्क आहे सर्व अन्न अस परंतु त्यांना कोण हे शिकवणार किंवा त्यांना कळणार कळेल एके दिवशी कळेल वेळ येईल तेव्हा त्या शेतकऱ्यांना आम्ही सांगितले अरे हे कपडे खरोखरच आमचे आहेत एक उदार मुलगा आला होता त्याने आम्हाला उघडे पाहून पांघरून घातले त्याला आमची दया आली परंतु शेतकरी बंधूंनो तुमची दया कोणीच करत नाही थंडी वारा ऊन पाऊस यांची आम्हाला लाखो वर्षांची सवय आहे आम्ही उघडे राहू शकतो घ्या हो हे कपडे तुम्ही घ्या त्या मुलाने आम्हाला दिले आम्ही तुम्हाला देतो त्या शेतकऱ्यांनी ते कपडे घेतले आम्ही दगड परंतु आम्हीही आनंदाने असतो आम्ही दगड परंतु आमच्या डोळ्यातूनही श्रममूर्ती शेतकरी शृंगारला पाहून आनंदाश्रू आले आम्ही दगड परंतु त्या शेतकऱ्यांचा आनंद पाहून आमच्या ओबडधोबड कावळ्या सावळ्या अंगावर रोमांच उभे राहिले जयंता ते शेतकरी गेले दगडांनो आज मी गाडीभर वसरे आणली आहेत तुम्ही दगड असून किती उदार तुम्ही दगड असून किती मायाळू व प्रेमळ तुम्हाला शेतकऱ्यांची कीव आली परंतु शेड सावकारांना येत नाही माणसाला मानसाची किंमत कधी कळेल माणूस माणसाला कधी बर सुखावील, दगडांनो आज तुम्हाला सर्वांना मी नटवतो सर्वांना शृंगारतो असे म्हणून जयंताने त्या सुंदर सुंदर वस्त्रांनी ते दगड शृंगारले त्यांच्या अंगाखांद्यावर वस्त्रे शोभू लागली जयंताला कृतार्थ वाटेल धन्य आहे तुझी जयंता दगड म्हणाले धन्य तुम्ही दगड जयंत म्हणाला जयंता उदरांचा राणा हो सर्वांना कर, तू थोर मनाचा आहेस असा मुलगा आम्ही पाहिला नाही पुढे पाहणार नाही ते दगड उचंब अळलेल्या हृदयाने व सद्गदित कंठाने म्हणाले तुमची कृपा माझ्यावर असेल तर सारे ठीक होईल दगडांनो तुमचे मंगल आशीर्वाद द्या जातो मी असे म्हणून जयंत निघाला दगडांनी वसरे हलवली जयंताने बैल सोडले गाडी निघाली बैल पळत सुटले त्यांना घरी जायचे होते आणि गाडीत ओझेही नव्हते जयंताचे हृदय आनंदाने फुलले होते तो गाणी म्हणत होता बैलांची गाणी बैलांनो बैलांनो मला तुम्ही फार आवडता कशी तुमची शिंगे कसे रुंद खांदे भरलेल्या गाड्या तुम्ही ओढता जड नांगर तुम्ही ओढता तुमचे काळे निळे डोळे जणू पाण्याचे गंभीर डोह फार सुंदर असतात तुमचे डोळे फार आवडतात मला ते तुम्हाला आम्ही मारणार नाही तुम्हाला शिवी देणार नाही तुम्हाला पराणी टोसणार नाही तुम्हाला त्रास देणार नाही बैलांनो तुम्ही आमचे आधार तुम्ही आमचे अन्नदाते तुमचे अनंत उपकार तुम्हाला राजा सरदार अशा आका मारू तुमच्या गळ्यात घंटा घालू साखळ्या घालू तुमच्या कपाळावर गोंडे बांधू पाठीवर झुली घालू शिंगांना शेंब्या बसवू बैलांनो बैलांनो मला तुम्ही फार आवडता खरंच फार आवडतं परंतु मी तुम्हाला आवडतो का तुम्ही मनात काय म्हणत असाल बैलांनो राजांनो काय रे म्हणत असाल माणसाला काय म्हणत असाल अशा अर्थाची तो गाणी म्हणत चालला गाडी घरी आली जयंता आईला भेटला तिने पाठीवरून हात फिरविला जयंता आता नको जाऊसो कुठे किती दिवस हिंडायचे आई म्हणाली आई घरात राहणे मला आवडत नाही बाहेर बरे वाटते सहारी सृष्टीजणू जवळ येते झाडे माडे जणू आपल्याजवळ बोलतात दगडधोंडे बोलतात आनंद असतो मी जाईन पुन्हा इतक्यात पिता म्हणाला काय जयंता खपवलास का होय बाबा आवडला का लोकांना फार आवडला पैसे किती आणलेस पुढच्या वेळेला देणार आहेत आणि मागचे पैसे तेही मिळतील आणि आज का हात हलवीत आलास अरे सारा माल उधार का द्यायचा आणि काही चिठ्ठी चपाटी आहे का वेड बंबूस दिसतोस उद्या परत जा सारे पैसे वसूल करून एकही पै शिल्लक ठेवू नकोस वा अरे वा अशाने दिवाळे काढशील तू बापाचे उद्या जा समजलास होय बाबा आणि दुसऱ्या दिवशी जयंता निघाला गाडी घेऊन निघाला जयंता गाडी कशाला नेतोस पायीत जा बाबा तुम्हाला गाडीवर पैसे आणून देतो पैसे ना हवे तुम्हाला अरे त्या कापडाची इतकी का किंमत होईल फायदा जास्ती जास्त घेतलास तरी कितीशी किंमत होणार परंतु मी गाडी आणतो नेतो गाडी बरे आणो गाडी जयंता गाडीत बसून निघाला बैल पळत होते घंटा वाजत होत्या आणि पुढे रात्र झाली बैल हळूहळू जात होते वरती तारे चमजम करीत होते रात फुलांचा सुगंध सुटला होता आणि जयंता गाणे म्हणत होता काय होते गाण्यात पेरलेला एक दाना शंभर दाण्यांचे कणी सांगतो त्याप्रमाणेच गरीबाला दिलेले अनंतपट वाढून आपल्याला मिळते गरीबाला एक घास द्या देव तुम्हाला कुबेर करील गरीबाजवळ एक गोड शब्द बोला देव तुमची स्तुती स्तोत्रे गाईल गरीबाला दिलेला एक दाना सोन्याचा हून तुम्हाला मिळेल द्या द्या जवळ असेल ते देत जा नाही कधी म्हणू नका ते फुकट ने जाणार ते वाढेल वाढेल असे गाणे म्हणत होता हळूहळू त्या दगडाळ माराणांशी तो आला त्याने गाडी सोडली बैल बांधले त्यांना चारा घालून तो दगडांकडे आला पुन्हा आपले ते उघडे होते का दगडांनो पुन्हा तुम्ही उघडेच जोपर्यंत सारे शेतकरी वश्र प्रावरण नटत नाही तोपर्यंत आम्ही उघडेच राहू तू आम्हाला देशील ते आम्ही त्याच देऊ दगडांनो प्रेमळ उदर दगडांनो यावेळेस मी रिकामा आलो जव कापड चोपड काही नाही बाबा रागवले म्हणाले पैसे वसूल करून आण एक पैची बाकी ठेवू नकोस आता काय करू जयंता किती होती किंमत किती हवेत पैसे मला काय माहीत मी त्यांना रागाने म्हणले आणतो गाडी भरून पैसे तर म्हणाले आण बघतो कसे आणतोच ते माझी आब्रू तुम्ही सांभाळा नाहीतर मी घरी जाणार नाही माझे तोंड दाखवणार नाही जयंता रडू नको चिंता करू नको आमच्यातले तुला हवे असतील तेवढे दगड तू गाडीत भर व नाही घरी दे ते बाबांना ते प्रसन्न होतील दगडांना बघून का ते प्रसन्न होतील माझ्या डोक्यात तेच दगड घालून ते मला मारतील जयंता आम्ही आता दगड नाही राहिलो तुझ्या प्रेमामुळे व उदारपणामुळे आमचे सोने झाले आहे आम्ही दगड परंतु शेतकऱ्यांना आम्ही आमची वस्त्रे दिली देवाने आम्हाला सोन्याचे केली आहे तू घरी नेशील तो आम्ही सोने हो तू जवळ असशील तो आम्ही सोने म्हणून राहू दोन दगडी पुरे झाले फार कशाला त्याने दोन दगड गाडीत घातले आणि निघाला गाणी गात निघाला काय म्हणत होता गाणे साधे दगड परंतु ते प्रेमाने वागू लागले जवळच्या दुसऱ्यास देऊ लागले आणि काय आश्चर्य त्या दगडांचे सोने झाले ते दगड कृतार्थ झाले माणसांनो अरे तुम्ही दगडाऊन का नीच तुम्हाला तुमच्या जीवनाचे सोने नाही का करायचे करायचे असेल तर उदार वा प्रेमळ व्हा दुसऱ्याला सुखवा तुमच्या जीवनाचे सोने होईल नराचे नारायण वा त्यागाची किंमत शिका त्यागाचा स्पर्श होऊ लागला की तुमच्या मातीचे सोने होऊ लागेल वा, सोने व्हा माती नका हो कचरा नका हो मोठे वा क्षुद्र नका हो असे म्हणत तो चालला होता गाडी घरी आली बाप वाटच पाहत होता जयंता काय आणलेस त्याने विचारले गाडी तायथे घ्या तो म्हणाला बापाने गाडीत पाहिले त्या दोन सोन्याचे दगड बापाचे डोळे दिपले ते सोन्याचे दगड घरात नेण्यात आले बापाला अत्यानंद झाला कोणी दिले हे दगड ज्यांनी माल घेतला होता त्यांनी जयंताचे सर्वांनी कौतुक केले परंतु ते सोन्याचे दगड एका बाहेरच्या माणसाने पाहिले होते तो त्या सावकाराकडे आला व म्हणाला माझा सोन्याचा एक दगड तुमच्याकडे आला आहे मुकाट्याने द्या नाहीतर राजाकडे फिर्याद नेन घराची झडती घेऊ सावकाराने एक दगड आणून त्याला दिला परंतु त्या माणसाने तो घरी नेताच पुन्हा तो केवळ दगड दिसू लागला कोठे आहे सोने हातच दगड तो माणूस मनात म्हणाला जयंता वेडबंब दिसतो आणि बापाई बावळत दिसतो परंतु दगड सोन्यासारखा दिसत होता जाऊ द्या पुन्हा दगड होणार सोने काय कामाचे जयंता आनंदात होता आणि आता ती मोठी यात्रा होणार होती एका गावी ते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र होते लाखाची यात्रा तेथे जमे त्यावेळी दूरदूरची शेकडो दुकाने तेथे येत सरे राष्ट्र तेथे जमे यात्रा म्हणजे राष्ट्राच्या संसाराचे संमेलन यात्रा म्हणजे सर्वांचे मिलन स्थान जयंता त्या यात्रे जातोच का माल घेऊन जा भरपूर माल घेऊन बाप्पाने सांगितले होय बाबा जाईन जयंत म्हणाला एके दिवशी पाच पन्नास गाड्या जायला तयार झाल्या त्यांच्यात माल भरण्यात आला जयंता निघाला ते यात्रेचे ठिकाण आले जयंताने पाल लावले सारा माल तेथे त्याने ते ते मांडला गाड्या परत गेल्या यात्रा भरली राव रंग सारे आले जिकडे तिकडे गर्दी जयंताच्या दुकानात कोणाचीही गर्दी ही, गर ही श्रीमंत लोक नाहीत हे ही सारे गरीब लोक आहेत या पा आयाबाया अंगावर चिंद्या उघडी मुले कडेवर जयंता त्यांना फुकट कापड देत होता त्या दुवा देऊन जात होत्या दादा फुकट घेऊ नये परंतु आमच्याजवळ काही नाही त्या आयाबाया म्हणत तुम्ही फुकट नाही घेत किंमत भरपूर देत आहात जयंता म्हणे कोटेरी दिली किंमत तुमची आशीर्वाद हीच किंमत मनापासून जा मिळालेला आशीर्वाद म्हणजे अमोल वस्तू आहे जयंताचे दुकान खलास झाले तो आता बाजारात हिंडू लागला यात्रा पाहू लागला तो हजारो लोकांना नीट खायला नाही असे त्याने पाहिले भावभक्तीने लोक यात्रेला आले परंतु जवळ खायला ना प्यायला जयंत हा लक्षाधी सावकाराचा पुत्र होता त्याच्या दिलाची सर्वत्र प्रसिद्धी होती जयंताने तेथील सावकरांकडून कर्ज काढले अनेक मोठा रसोडा त्याने उघडला कोणीही यावे व जेवून जावे अशी पाठी रसोड्यावर लावण्यात आली मग काय विचारता हजारो लोकांच्या झुंडी त्या रसोड्यावर चालल्या पंक्तीवर पंक्ती उठू लागल्या जयंतला मुलाबाळांचे गरीब आयाबायांचे आशीर्वाद मिळत होते अन्नदाता सुखी भव असे हजारो लोक मनापासून म्हणत होते त्या सुखी लोकांच्या तोंडावरचे समाधान पाहून जयंताला मोक्ष मिळाला असे वाटे यात्रा संपली लोक परतले जयंत आपल्या घरी आला काय जयंता सारा माल खपला वाटते हो पैसे उधारीने सारा माल विकला अरे यात्रेत आलेले लोक त्यांचा का ठाव ठिकाणा असणार दाही दिशातून आलेले लोक ते कुठे भेटणार त्यांची ओळख कशी राहणार कसा तू मूर्ख बाबा तुमचे पैसे मी परत देईन जेव्हा लागतील तेव्हा सांगा बाप बोलला नाही सोन्याचे दगड आणून देणारा जयंता काय चमत्कार करील कोणी सांगावे परंतु थोड्या दिवसांनी त्या तीर्थक्षेत्राच्या सावकरांकडून पत्रे आली जयंता सावकाराकडून कशाला कर घेतलेस पैसे लोकांना जीव घालण्यासाठी लोक उपाशी मरत होते मला पहावेना, ना जवळ पैसे नव्हते अरे तू मांडलेस तरी काय या सावकारांची एक कवडी मी देणार नाही जयंताच्या वडिलांनी तसे त्या सावकारास लीले, ते सावकार रागावले ते जयंताच्या वडिलांकडे आले अहो तुमच्या पतीवर आम्ही तुम्हाला मुलाला पैसे दिले तुम्ही नाकाराल हे आम्हाला मावते माहीत ते सावकार म्हणाले परंतु दुकानातील माल सर्वांना उधार वाटणारा पुरगा काय किमतीचा हे तुम्हाला समजले पाहिजे होते मी या कर्जाला जबाबदार नाही तो जयंता व तुम्ही काय वाटेल ते करा काय रे जयंता पैसे दे आमचे सावकार म्हणाले आणि जयंता उधारीचे पैसे घेऊन जा दाई दिशात शोध कोणाला कापड दिले असते जा हो चालता बाप म्हणाला सावकारांनो उद्या मी उत्तर देईन तुमचे पैसे तरी देईन नाही माझे प्राण तरी देईन असे म्हणून जयंता आपल्या खोलीत गेला तो आपल्या अंथरुणावर रडत होता काय करावे ते त्याला ते सुचेना रात्र झाली तरी तो उठला नाही जेवायला गेला नाही त्याच्याही त्याला हात मारायला आले जयंता चलणारे जेवायला दोन घास का उठ नको जेवण नको काही बाबांचे पैसे देईन तेव्हा इथे खाईन उगीच त्यांच्या पैशातून कशाला खाऊ हे रे काय उठ तू नाही आलास तर मी उपाशी राहीन जयंता उठला खाली गेला दोन घास खाऊन पुन्हा खोलीत अंतरुणावर पडला त्याला झोप लागली आणि झोपेत एक स्वप्न पडले कसले स्वप्न सुंदर असे देवाचे स्वप्न स्वप्नात एक तेजस्वी पुरुष त्याच्याकडे आला व त्याला म्हणाला जयंता धीर नको सोडू जो गरिबांना जवळ घेतो त्याला देव जवळ घेतो तू देवाचा लाडका झाला आहेस सहारी त्रिभुवनातील संपत्ती तो तुला देईल उद्या सकाळी उठल्यावर तुझ्या वडिलांना व त्या सावकारानं तू सांग चला माझ्या बरोबर देतो पैसे ते निघतील तुझ्याबरोबर समुद्राकाठी जा आणि समुद्रात शिरा भिऊ नका तुम्हाला खांद्या पाणी होईल पुढे पुढे या आणि मग एक मोठे तळे लागेल मोती पोळ्यांचे तळे हिरे मानकांचे तळे त्यांना सांग न्या वाटेल तितकी संपत्ती समजलास ना रडू नकोस असे संबोधून व जयंताच्या लवलेल्या मस्तकावर हात ठेवून तो दिव्य पुरुष दिसण्याचा झाला स्वप्न संपले व जयंता जागा झाला केव्हा एकदा उजाडते याची तो वाट पाहत होता पहाट झाली धूरच्या मंदिरातील चौघडा वाजू लागला पाखरांची किलबिल सुरू झाली जयंता उठला त्याने शौच मुखमार्जन केले स्नान केले देवाचे चिंतन केले आईच्या पाया पडला आणि पित्याकडे गेला बाबा चला माझ्याबरोबर त्रिभुनातील संपत्ती तुमच्या ओततो चला ते सावकरही बरोबर घ्या चला जयंता म्हणाला चावट आहेस पिता म्हणाला चावटपणा नाही खरेच सांगतो तुमची शपथ पित्याला वाटले असेल चमत्कार तो, चमत तो निघाला ते सावकरही निघाले कितीतरी दिवस ते जात होते वाटेत एक साधू भेटला त्यांना साधू महाराज कोठे जाता पित्याने विचारले आम्ही विश्वसंचारी जगभर हिंडतो तुम्ही दगडाचे सोने झालेले पाहिले आहे जगात नाना चमत्कार आहेत आणि ज्याच्यावर देवाची कृपा त्याला काय कमी तुम्ही थोडे दिलेत तर देव अपार देतो तुला एक गोष्ट सांगू ऐक एकदा एक भिकारी भीक मागत जात होता काखेला त्याची जोडी होती इतक्यात शंखांचे आवाज दुदुंबीचे आवाज कानी आले कोण येत होते राजाधिराज येत होता चराचरांचा स्वामी सोन्याच्या रथात बसून येत होता हिरे माणके उधळीत होता दरिद्री भिकारी लोक वेचत होते जगाचे दैन्य दूर करीत राजाधिराज येत होता आमचा भिकारी वाट पाहत होता राजाधिराजाचा रथ आपल्याजवळ येईल व तो माणिक मोती उधळील ते आपण वेचू जन्माची ददाच जाईल असे तो मनात म्हणत होता आणि तो रथ धडधड करीत आला रथाला चंद्रसूर्याची जणू चाके होती वाऱ्याचे जणू वारू होते दिव्य रथ भिकारी थरथरत उभा होता आशेने उभा होता परंतु तो राजाधिराजच रथातून खाली उतरला तो तो भिकाऱ्याजवळ गेला व म्हणाला मला भीक घाल दे तुझ्या झोळीतील काहीतरी भिकारी लाजला शरमला ही काय थट्टा असे त्याला वाटले अशा ब्रह्मांड दीपात्यांनी माझ्यासमोर का हात पसरावा परंतु त्याने हात पसरला आहे खरा देव काही असे मनात म्हणत मना, त्या भिकाऱ्याने झोळीत हात घातला त्याने झोळीतील एक अत्यंत लहानसा बारीकसा दाना काढून त्या राजाधिराजाच्या हातावर ठेवला राजाधीराज हसला रथात बसून निघून गेला तो भिकारी निराश झाला माणिक मोत्यांची वृष्टी नाही दुर्दैवी आपण असे म्हणत आपल्या घरी त्याने भिक्षेचे धान्य जमिनीवर ओतले तो त्या धान्यात एक सोन्याचा दाना चमकला भिकारी चकित झाला मी एक दाना दिला म्हणून त्याने हा सोन्याचा मला दिला अरे रे मी त्याला सारे धान्य दिले असते तर असे त्या भिकाऱ्याला वाटले संपली गोष्ट गोड गोड गोष्ट छान आहे की नाही हे काही थोडेफार देवाला तुम्ही द्याल या दुःखी धुनेला द्याल ते अनंतपट होऊन तुम्हाला परत मिळेल अहो पेरलेला एक दाना हजार दाण्यांचे कनिज नाही का घेऊन येत साधू महाराज सुंदर सांगितलीत गोष्ट जयंता म्हणाला तो साधू निघून गेला जयंता त्याचे वडील व ते सावकार जाता जाता एकदाचे समुद्रा काठी आले तो अप्रंपार समुद्र उचंबळत होता जणू जयंताला हृदयशी धरण्यासाठी हजारो हातांनी पुढे येत होता बाबा चला आता समुद्रात चला माझ्याबरोबर सावकारांनो चला माझ्या घाबरू नका भिवू नका मी बरोबर आहे भीती नाही छाती इतके फार पाणी होईल चला मोत्या पोळ्यांच्या राशी तुम्हाला देतो हिरे मानकांचा खाणी दाखवतो चला असे म्हणून जयंता समुद्रास प्रणाम करून पाण्यात शिरला तो बापाला व सावकरांना बोलावित होता हळूहळू तेही शिरले पाण्यात घो घो लाटा वाजत होत्या सो सो वारा वाहत होता चालले सारे पाण्यातून कमरे इतकेच पाणी चालले पुढे आता समुद्र शांत होता घो घो लाटा नव्हत्या निळे निळे पाणी चालले पुढे तो दूर प्रवाह दिसली समुद्राचे पाणी हिरवे निळे दिसत होते कोटे लाल छटा होती सुंदर देखावा अपूर्व देखावा ते सारे त्या विशिष्ट जागेपाशी आले ते ते मोत्यांचे वेली होत्या मोत्यांचे घड लोबत होते किती रमणीय व कमणीय ते मोती आणि त्या पोळ्यांच्या वेली गुलाबी नयन मनोहर पोळी आणि पलीकडे ते इंद्रनिल मणी आणि या बाजूला पाचू शेकडो छटा आसपास प्रतिबिंबित होत होत्या त्या सर्वांचे डोळे दिपले ती संपत्ती पाहून जयंताचा पिता व ते सावकरई चकित झाले बाबा घ्या तुमचे पैसे जितके पैसे मी देणे असेन तितक्यांची घ्या संपत्ती घ्या मोती पोळी घ्या हिरे माणके सावकारांनो बघता काय लुटा संपत्ती कोणी बोलणार नाही घ्या जयंता सांगत होता जयंता परमेश्वराची तुझ्यावर कृपा आहे नाही समुद्रातून आपण कसे आलो असतो ही सागर संपत्ती समोर कशी दिसली असती तुझी धन्य आहे जयंता तू गरिबांची पूजा केलीस दरिद्री नारायणाची सेवा केलीस परमेश्वराला ते पावले तू आमचे डोळे उघडलेस चल माघारी जाऊ आजपासून संपत्तीचा उपयोग कसा करावा ते आम्ही शिकलो आम्ही जनतेच्या संपत्तीचे विश्वस्त आहोत आमच्याजवळची संपत्ती आमची नाही ती श्रमणाऱ्यांची आहे ती दरिद्रीनारायणांची आहे ती त्यांना आम्ही दिली पाहिजे त्यांना सुखी केली पाहिजे जयंता तुझ्यामुळे आम्ही धन्य झालो आम्ही माणसे झालो आज जणू माकडे होतो आज आम्हाला माणुसकी आली चल बाळ असे ते सावकार म्हणाले पिता तर आनंदाश्रू डाळीत होता ते सारे निघाले ते सावकार आपल्या तीर्थक्षेत्राला गेले जयंता व त्याचे वडील आपल्या घरी आले ती गोष्ट सर्वत्र पसरली जयंताची कीर्ती सर्वत्र गेली पुढे जयंता आणखी मोठा झाल्यावर सर्व संपत्तीचा मालक झाला त्याचे वडील वारले पुढे आईही वारली जयंताने लग्न केले नाही तो जगाचा संसार करीत होता स्वार्थाऐवजी परमार्थ साधित होता पित्याची सारी संपत्ती त्याने सेवेत खर्च केली सर्वांची ददात त्याने दूर केली उदरांचा राणा असे लोक त्याला म्हणत कोणी त्याला दीन बंधू म्हणत प्रेमसिंधू म्हणत जयंता पुड़े मरण पावला सारी दुनिया हळहळली पशु पक्षी हळहळले दगडधोंडे रडले जयंताच्या गोष्टी त्या प्रांतात अद्याप ऐकू येतात त्याचे पोवाडे म्हटलेले ऐकण्यात येतात कितीतरी वर्ष झाली परंतु जयंताची कीर्ती कायम आहे त्याचे उदाहरण जगाला स्फूर्ती देत आहे मार्ग दाखवित आहे जीवनाचे सोने कसे करावे याची जादू जयंताचे आदर्श जीवन शिकवित आहे जयंता उदरांचा राणा झाला अपने ही थोड़े फार उदार होए